पंचतंत्र लेखक अशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंदम ढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र तिसरे काकोडुकीय कथा आठवी एका अरण्यात हीन एक मनाचा पारधी राहत होता सर्व पक्षांना तो यमदूताप्रमाणे वाटत असे त्याला नातेवाईक मित्र वगैरे कोणीच नव्हते त्याच्या क्रूरपणामुळे सर्वांनी त्याचा त्याग केला होता नाहीतरी क्रूर माणसाला कोण हारा देणार ते सरपासारखे चज तो नेहमी पिंजरा जाड सापळा काठी वगैरे हत्यारे घेऊन अरण्यात अशाच एक दिवस तो अरण्यात भटकत असताना त्याला एक कबूतर सापडले त्याने ते आपल्या पिंजऱ्यात ठेवून दिले जरा वेळाने एकी प्रचंड वादळ सुरू झाले आणि सर्व दिशा धुळीने बंद होऊन समोर दिसेनासे झाले जणू प्रलय काल झाला असा जोरातचा पाऊस सुरू झाला त्यामुळे पावसाने भिजलेला आणि थंडीने कुडकुडत असलेला ओ अतिशय त्रासून गेलेला तो पारभी आसरा शोधीत हळूहळू हिंडू लागला फिरत असताना त्याला एक मोठा वृक्ष दिसला त्या वृक्षाखाली जरावेळ विश्रांती घेतल्यावर थोडी उघाडी दिसू लागली व आकाशात चांदण्याही धुकडुकू लागल्याने देवाचे आभार मानले त्या वृक्षावरच कबूतराचे एक घरटे होते त्या घरट्यातला कबूतर आपली बाहेर गेलेली बायको बाहे का आली नाही <clears throat> म्हणून अस्वस्थ चित्ताने तिला हका मारीत म्हणत होता या मोठ्या धन्यावासात तू कुठे सापडली तर नाहीस ना तुझ्याशिवाय या घरच्या सुखात सुख आहे असे तू मानित होती म्हणून मी स्वतःला धन्य समजवत होतो ज्या घरात गृहलक्ष्मी नाही ते घर बसले त्यापेक्षा अरण्य बरे त्या कबूतरात बायको त्या पारद्याच्या पिंजऱ्यात सापडली होती आपल्या पतीचा विलाप ऐकून आणि त्याचे आपल्यावरील प्रेम पाहून ती मनातल्या मनात म्हणाली आज माझ्याचे सार्थक झाले जी स्त्री पतीला सुखी करते तीच खरी आदर्श स्त्री पतीला दुखी करण्यापेक्षा अग्निटून आपल्या पतीला म्हणाली महाराज तुमच्या हितासाठी मी सांगते की शरण आलेल्याला आश्रय देण्यासारखे महापुण्य नाही आणि त्यासाठी आपला प्राण वेचावा लागला तरी चालेल हा पारधी आज वाद वादळामध्ये सापडून भुकेने प्राण तसावीकडे आलेल्या आहे तेव्हा आपल्या शक्तीप्रमाणे कर्तव्य आहे ते करण्यास अतिथीला आपल्या योग्यतेप्रमाणे जो संतुष्ट करीत नाही त्याचे पुण्य नाहीसे होऊन पापात मात्र भर पडते मला त्याने सिंजऱ्यात कोडले आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर रागावू नका कोणी सांगावे मी सिंजऱ्यात अडकले आहे ते गेल्या जन्मीच्या पापासाठी असेल धर्मशास्त्र सांगते की दुःख दारिद्र्य आणि बंधन ही केवळ पूर्वजन्मीच्या पापाचीच फळे असतात तेव्हा माझ्यामुळे तुमच्या मनात द्वेषाचे विचार येऊ देऊ नका पत्नीचे बोलणे ऐकून कबूतराचे मन अतिशय उत्तेजित झाले त्याने पारध्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून विचारले महाराज मी आपली काय सेवा करू त्याचे बोलणे ऐकून तो दुष्ट पारधे म्हणाला बाबा थंडीने माझा जीव चालला आहे तर ती निवारण्याची काहीतरी सोय कर कबूतराने जवळच्यात एका धुनीतून एक निखाडा आणला आणि वाळलेला पाला पातोळा गोळा गोळा करून त्याला शेकोटी फेटवून दिली आणि त्याला म्हणाला आता आपण निश्चंक मनाने येथे शेकत तुमच्या भुकेची मात्र व्यवस्था करू शकत नाही माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काही नाही याचा मला फार विषाद वाटतो काही सहस्त्र भोजने घालतात काही शेकडो लोकांना भोजन देतात पण जिथे माझी प्राणयात्रा जेम जेम चालते तिथे मी तुम्हाला काय देणार एक अतिथी घरी आला असता त्याला अन्न देण्यास मी समर्थ नाही तर हे दुःख मध्ये शरीर ठेवून तरी काय काय करायचे याप्रमाणे त्या कपोताने स्वतःची निंदा केली पण त्या पारध्याला तो काही वाईट बोलला नाही कपोत पुन्हा म्हणाला क्षणभर थांब मी स्वतःचेच मांस तुला देतो असे म्हणून त्याने अग्निला प्रदक्षिणा घालून प्रसन्न अंतकरणाने प्रवेश केला कबूतराचा हा अलौकिक आत्मयज्ञ पाहून आपल्या आप पापकृत्याची जाणीव झाली आणि तो अगदी अंतकरणापासून उद्गारला धन्य कपोता धन्य तुझी आजपर्यंत माझे मन पापाच्या चिखलात उलटले होते महाघोर नरकात मी जाणार ते तर ठरलेले आहे, तू होती देऊन कसे वागावे ते माझ्या माझ्यासारख्याला दाखवले आहे तेव्हा आजपासून सर्व सुखांचा त्याग करून व उपवास करून खऱ्या धर्माचा मार्गाने मी जाईल असे म्हणून त्याने आपली काठी जाळे सापळा पिंजरा वगैरे सर्व मोरून फेकून त्या कबुतराच्या पत्नीलाही मुक्त केले सेंद्र्याच्या बाहेर आल्यावर कबूतराच्या पत्नीला आपला पती पडलेला दिसला त्याबरोबर ती दुःखाने भीतीने रडू लागली देत नाहीत असा विलाप करीत तिनेही शेकोटी त्या शेकोटीत प्रवेश केला त्याबरोबर तिला आपला पती अंगावर दिव्य वस्त्रभूषणे घालून एका रथात बसलेला दिसला तीही त्याच्याप्रमाणे रथात बसली आणि ते कबुत्रांचे जोडपे स्वर्गात गेले सर्व प्रकार पाहिल्यावर त्या पारघ्याला जगाचा उभा आणि तो सुद्धा अरण्यात सर्व पाप पश्चातापाने धुवून निघाल्यामुळे त्याचे मन शुद्ध झाले आणि त्यामुळे त्यालाही स्वर्ग मिळाला गोष्ट संपून रुदाक्ष म्हणाला म्हणून म्हणतो की शरणाराला मारणे योग्य नाही नंतर हरिवर्धनाने दीप्ताक्षाला विचारले तुझे काय मत आहे दीप्ताक्ष म्हणाला त्याला मारू नये असेच ही मत आहे कारण एक वृद्धवाणी म्हणाला जी नेहमी टाळीत असे ती आज निशंकपणे मला आलिंगण देत आहे तेव्हा तुझे कल्याण कल असो जे जे माझे आहे तेथे तू खुशाल घेऊन जा ते ऐकून चोरही म्हणाला घेऊन जाण्यासारखे काय आहे ते, ते, ते मी आज पाहत नाही पण तुझी स्त्री जर तुला आलिंगन देत नसेल तर मी जे घेऊन जाण्यासारखे जाण्यासारखे आहे ते न्यायला पुन्हा येईल हरिमवर्धन म्हणाला कोण आलिंगन देत नाही हा चोर कोण हे मला सविस्तर ऐकावयाचे आहे दी साक्ष गोष्ट सांगू लागला